योहान हान अध्याय बारा मग येशू व लांडन सणाच्या अगोदर सहा दिवस असताना बेतानीस आला येशुने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता म्हणून तेथे त्यांनी त्याच्यासाठी संध्याकाळचे भोजन आयोजित केले मार्था जेवण वाढत होती आणि लाजर त्यांच्या जेवायला बसला होता तेव्हा मरियेने अर्धा किलो शुद्ध जटा माणसीचे मोलवान सुगंधित तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले व आपल्या केसाने त्याचे पाय पुसले व सर्व घर त्या सुवासाने भरले पण त्याच्या शिष्यांपैकी एक यहुदा इस्करेत ज्याने नंतर त्याचा विश्वासघात केला होता त्याने विरोध केला म्हणून तो म्हणाला हे सुगंधित द्रव्य विकून आलेले पैसे गरीबांना का देण्यात आले नाहीत तेल चांदीच्या ते ते ते ते ती ती ती तीनशे रुपयाच्या किमतीचे होते गरीबांचा कळवळा आला म्हणून त्याने असे म्हटले नाही तर तो चोर होता आणि त्याच्या जवळ पेटी होती व तिच्यात जे पैसे टाकण्यात येत ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला तिला एक ते सोडा येशूने उत्तर दिले मला पूर्ण्याच्या दिवसासाठी ते तेल राखून ठेवण्यात आले तुमच्यात गरीब नेहमीच असतील पण मी तुमच्यात नेहमी असणार नाही मग तो तेथे आहे हे येहदयातील बऱ्याच जणांना कळले तेव्हा फक्त येशूसाठीच नवे तर ज्याला त्याने मेरेळ्यातून उठविले होते त्या लादाराला पाहावे म्हणून ते आले तेव्हा मुख्य याजकांनी लादाराला मारण्याचा कट केला कारण त्याच्यामुळे पुष्कळ लोक येशूकडे जात होते व वा त्याच्यावर विश्वास ठेवित होते दुसऱ्या दिवशी सणासाठी आलेल्या मोठ्या जमावाने ऐकले की येशू एरुशलम कडे येत आहे त्यांनी खजुरीच्या झाडाच्या फांद्या घेतल्या आणि त्याला भेटण्यास गेले ते ओरडून जयघोष करीत होते हो साना प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादीत असो इस्रायलचा राजा धन्यवादीत असो येशूला एक शिंगरू दिसले त्यावर तो बसला आणि संदेश लिहिल्याप्रमाणे हे झाले ते असे सिओनेच्या कन्ने भिवू पहा तुझा राजा येत आहे गाडवीच्या शिंगरावर बसून येत आहे सुरुवातीला शिष्यांना या गोष्टी समजल्या नाहीत पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना जाणीव झाली की त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्यांनी या गोष्टी त्याच्यासाठी केल्या मग जो जमाव त्याने लादारला कबरेतून आणलेले व मरणातून उठविलेले पाहत होता तो जमाव सातत्याने त्याच्याविषयी सांगत होता भुषकळ लोक त्याला जाऊन भेटले कारण त्याने तो चमत्कार केला होता हे त्यांनी ऐकले होते म्हणून पोरुषी एकमेका आज म्हणाले पहा याच्या पुढे आपले काहीच चालत नाही सगळे जग त्याच्या मागे चालले आहे आता सणाच्या वेळी उपासनेसाठी जे लोक वर गेले होते त्यांच्यात काही ग्रीक होते ते फिलिपाकडे आले जो गायलातील बेद सेदा येथील होता त्यांनी विनंती केली महाराज येशूला पहावे अशी आमची इच्छा आहे फिलीप आंद्रियाकडे हे सांगण्यास गेला नंतर आंद्रिया व फिलिप यांनी येशूला सांगितले येशू त्यांना म्हणाला मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला खरेच सांगतो घवाचा दाना भूमीत पडून मेला नाही एकटाच राहतो पण तो मेला तर पुष्कळ फळ देतो जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला गमावेल पण जो या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याला आनंद काळाच्या जीवनासाठी राखील जो कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरले पाहिजे जे ते मी असेन तेथे माझे सेवकही असतील जो माझी सेवा करतो त्याचा सन्मान माझा पिता करील माझे अंतकरण व्याकुळ झाले आहे आणि मी आता काय सांगू पित्या माझे या घटके घटकेपासून सुटका कर केवळ याच कारणासाठी या वेळेला मी आलो की तुझे गौरव कर तेव्हा आकाशातून वाणी झाली की मी त्याचे गौरव केले आहे व पुन्हा ही त्याचे गौरव करेन जो जमाव तेथे ते होता त्याने हे ऐकले व म्हटले गडगडाट गर झाला दुसरे म्हणाले देवदूत त्याच्याशी बोलला येशु म्हणाला हा आवाज तुमच्यासाठी होता माझ्यासाठी नवे, या जगाचा न्याय होण्याची आता वेळ आली आहे या जगाचा राजकुमाराला हकलून देण्यात येईल परंतु मी जेव्हा पृथ्वी पासून वर उचलला जाईन तेव्हा मी सर्व लोकांना माझ्याकडे ओढीन त्याने हे यासाठी म्हटले की कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार आहे हे त्याला दाखवायचे होते जमाव म्हणाला ख्रिस्त सर्व काळ राहतो असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असं तुम्ही का म्हणता मनुष्याचा पुत्र कोण आहे मग येशो त्यांना म्हणाला आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्या मध्ये असणार आहे तुमच्या प्रकाश आहे तो तुम्ही चाला यासाठी की अंधाराने तुमच्यावर मात करू नये कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोटे जातो हे कळत नाही तुम्ही प्रकाशाची मुले व्हावे म्हणून तुम्हाला प्रकाश आहे तो पर्यंत त्यावर विश्वास ठेवा येशू या गोष्टी बोलला मग तो निघून गेला आणि त्यांच्यापासून गुप्त राहिला येशूने इतके चमत्कार त्यांच्या समोर केलेले असतानाही ते त्याच्यावर विश्वास ठेवी यासाठी की येशुया संदेशाचे वचन पूर्ण व्हावे प्रभू आमच्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे आणि प्रभूचा हस्तप्रताप कोणास प्रगट झाला आहे या कारणासाठी त्यांनी विश्वास ठेवला नाही जसे येशा एके ठिकाणी म्हणतो त्यांनी डोळ्याने पाहू नये व अंतकरणाने समजू नये फिरू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्यांनी त्यांचे डोळे आंधळे केले आणि त्यांचे अंतकरण कठीण केले आहे येशेया असे म्हणाला कारण त्याने त्याचे गौरव पाहिले आणि तो त्याच्याविषयी बोलला तरीही अधिकाऱ्यातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पण अपनास सभास्थानाच्या बाहेर घालू नये म्हणून पुरुषामुळे त्यांनी हे पत्करले नाही कारण त्यांना देवाच्या गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक आवडले बोलला जो मेरे विश्वास तो मेरे विश्वास नहीं ज्यादा विश्वास जो माला तो ज्यादा मी प्रकाश असा जगत आलो है जो कोश्वास अंधारत राहू नए जो कहीं मी वचने ऐक पात नहीं त्याचा न्याय मी ठरवीत नाही कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी आलो नाही तर जगाच्या तारणासाठी आलो आहे जो माझा स्वीकार करीत नाही व माझ्या वचनाप्रमाणे वागत नाही त्याचा न्याय करणारा कोणी एक आहे जे वचन मी बोललो तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील कारण मी स्वतःहून बोललो असे नाही तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मेला आज्ञा के लिए आज्ञा आनंद काल ची जीवन है माउक है, है। मनु जे मी बोलतो, ते जसे पित्याने मला सांगितले तसेच बोलतो।